स्कंध नववा अध्याय तेरावा गंगा नारायण प्रिय झाली मुनी नारायण ऋषीना म्हणाले हे महात्म्या देवादी देवा कलीची 5000 वर्षे वर्ष संपल्यावर ती गंगा कोठे गेली हे मला सांगा श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा ईश्वरी इच्छा आणि शापाची समाप्ती झाल्यावर ती पुन्हा वैकुंठाला गेली भारती म्हणजे सरस्वती तीही भारतवर्ष सोडून हरिच्या स्थानी पुन्हा प्राप्त झाली अशा रीतीने शापाचा अंतर झाल्यावर त्या गंगा सरस्वती आणि पद्मा पुन्हा वैकुंठाप्रत पोहोचल्या गंगा लक्ष्मी सरस्वती या हरीला फार प्रिय आहेत हे नारदा सह मी तुला आता चार शुभस्त्रिया निवेदन केल्या नारद म्हणाले हे नारायण मुने ती देवी विष्णूच्या पदकमलापासून कोणत्या निमित्ताने उत्पन्न झाली ब्रह्मदेवाच्या कमंडलू ती कशी राहिली ती शिवाची पत्नी झाल्याचे मी ऐकले आहे तेव्हा हे कसे घडले गंगा नारायणाला कोणत्या उपायाने प्रिय झाली हे मनीवर आपण सांप्रत याविषयी सविस्तर निवेदन करा श्री नारायण मुनी म्हणाले हे ब्रह्मपुत्रा गंगा गोकुळात द्रवरूप झाल्यावर राधाकृष्णाच्या अंशभूत रूपाने त्याच्या स्वरूपात विलीन झाली ती द्रवाची अधिष्ठात्री देवता झाली आणि भूलोकात सर्वोत्तम म्हणून विख्यात झाली ती नवयौवना सर्व आभरणाने सुशोभित दिसत असे तिचे मुख शरद ऋतूतील मध्यान्हलच्या कमलाप्रमाणे होते आणि ती हास्य मुखामुळे शोभून दिसत होती तिची शरीरकांती तप्त सुवर्णाप्रमाणे मनोहर होती शरद कालातील चंद्रमण्याप्रमाणे तिची शोभा होती शुद्ध सत्व हे तिचे स्वरूप होते तिचा श्रोणी भाग अत्यंत कठीण आणि पुष्ट होता सुंदर नितंबावर तिचे वस्त्र ठीक बसले होते पुष्ट, उचललेले वर्तुळाकार कठीण असेच तिचे स्तनयुग होते तिचे नेत्रद्वय कटाक्षयुक्त सुंदर वक्र होते तिची वेणी ही वक्र आणि मालतीच्या पुष्पांनी शोभून दिसत होती तो सर्व केशालप चंदन आणि शेंदराच्या बिंदूंनी मनोहर दिसत होता दोन्ही गंडस्थळे कस्तुरी युक्त आणि मनोहर होती असण्याच्या पुष्पाप्रमाणे तिच्या ओष्ठांचा आकार होता पक्व डाळिंबातील दाण्याप्रमाणे तिचे दंत सुकमल उज्ज्वल दिसत होते तिचे वस्त्र अग्निप्रमाणे शुद्ध आणि गाठ बांधले असे होते अशी ती देवी काम मोहित झाल्यामुळे लज्जित होऊन कृष्णाच्या मागे उभी राहिली तिने वस्त्राने आपले मुख झाकले होते आणि अनिमेष नेत्रानी ती त्या कृष्णाकडे चोरून पाहत होती अत्यंत आनंदामुळे तिचे वदन प्रसन्न झाले होते नव्याने होणाऱ्या समागमासाठी ती उत्कंठी झाली होती प्रभुच्या रूपाकडे पाहून ती पूर्ण मोहवश झाली तिच्या अंगावर शहारा आला त्या त्यावेळी तीस कोटी गोपी सभोवार असलेली राधा तेथे ते प्राप्त झाली रागामुळे तिचे नेत्रा रक्त बनले होते तिचे वदन लाल कमलाप्रमाणे भासत होते पिवळ्या चाफ्याप्रमाणे तिची कांती दिसत होती तिची गती गजाप्रमाणे मंद होती नाना नानामूल्य रत्नांच्या आभरणाने ती सुशोभित झाली होती रत्नजडीत आणि अमूल्य असे अग्निप्रमाणे पिवळ्या रंगाचे वस्त्र तिने परिधान केले होते त्या वस्त्राला युक्त कोमल आणि अतिमनोहर कृष्णाने दिलेल्या अर्ध्याने युक्त असे पदकमल टाकणारी अशी देवी सर्वोत्तम विमानातून तेथे उतरली श्वेत चामरानी वारा घालीत ऋषी सेवा करीत होते कस्तुरी आणि चंदन या बिंदू युक्त होती प्रज्वलित दीपा प्रमाणे ती उज्वल होती मस्तकावर मध्यभागी शेंदुराचे बिंदू रोखलेले होते पुष्पमाला भंगाखाली धारण केल्या होत्या पारिजात पुष्पाच्या माला ती लिहती तेव्हा ती कापणारी रागाने युक्त अशी राधा श्री बाजूला असलेल्या एका रत्ना सिंहासनावर येऊन बसली ती सख्यानी परिवेष्टित होती त्या प्रिय राधेला अवलोकन करताच हरी उठला आदरांनी उभा राहिला तो गडबडून गेला शब्दानी तो तिच्याशी बोलू लागला सर्व गोपदेव मस्तक नम्र करून तिला वारंवार प्रणाम करू लागले सर्वजण भक्तीपूर्वक तिची स्तुती करू लागले त्याच एकाकी गंगा उठली आणि तिची अत्यंत स्तुती करू लागली ती भयभीत झाली होती तरीही श्रद्धायुक्त मनाने तिने राधेला कुशल प्रश्न विचारले गंगा निचस्थानी उभी राहिली भीतीमुळे तिचा कंठ ओष्ट आणि तालुकून गेली होती ध्यानाने ती श्रीकृष्णाच्या चरण कमली हृदय कमला स्थिर असलेल्या देवीने ती भयभीत झाल्याचे अवलोकन करून तिला अभय दिले हृदय कमला स्थिर असलेल्या देवीने ती भयभीत झाल्याचे अवलोकन करून तिला अभय दिले आणि वर देऊन तिचे मन स्थिर केले सिंहासनावर बसलेल्या आणि ब्रह्मतेजाने जिचे मुखकमल तळपत आहे अशा प्रेमळ राधेला त्या गंगेने अवलोकन केले असं उत्पन्न करणारी सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण असलेली सनातन नित्य बाराव्या वर्षाप्रमाणे तरुण असलेली रूपाने अनुपमेय अशी शांत सुंदर अनंत आद्यरहित अंतरहित अशी ती सती नित्य शुभ सुभद्रा सुभगा सौभाग्यमंडी सौंदर्य सुंदरी सर्वात श्रेष्ठ अशी कृष्णाचे अर्धांगरूप असलेली अशी ती राधा स्वतेजाने तळपत होती ती अत्यंत तेजस्वी होती कृष्णाच्या तुलनेशी योग्य अशी लक्ष्मी आणि लक्ष्मीवर हे जीची पूजा करीत असत अशी ती महालक्ष्मी स्वयंप्रभायुक्त ईश्वराची कांती आच्छादून टाकणारी तांबूल भक्षण करणारी जन्म रही, सर्वांची जननी सर्व मान्य अशी मानिनी कृष्णाच्या प्राणांची अधिदेवता असलेली अशी ती राधा कृष्णाला प्राणाहूनही प्रिय होती ती सुरेश्वरी ती राकेश्वरी रमेला पाहून अशी तृप्त झाली नाही जणू तिने आपल्या नेत्रांनी तिला पिऊन टाकले आणि ती राधा अत्यंत मधुरवाणीने जगदीश्वराला हसतमुखाने शांतपणे आणि नम्रपणाने म्हणाली हे प्राणेश्वरा ही हसत मुखाने तुझ्याकडे टक लावून पाहणारी कल्याणी कोण तुझ्याकडे पाहून हिच्या नेत्रातून ही जणू मूर्छितच होणार असे दिसते आपल्या वस्त्राने मुख आच्छादून ही तुझ्याकडे पाहत आहे तू ही हिच्याकडे पाहून कामातूर आणि आनंदित झाला आहेस हे हृदयेश्वरा मी गोलोकी जिवंत असताना तुला ही का बरे भावी? तू गो लोकातून सत्वर निघून जा नाहीतर हे ब्रजेश्वरा तुझे कदा कल्याण होणार नाही तू चंदन पूर्वी देखील त्या चंद्र विरजा नावाच्या गोपी बरोबर मी तुला क्रीडा करताना पाहिले आहे माझ्या सख्या दिलेल्या वचनामुळे मी त्यावेळी ही क्षमाच केली माझ्या शब्दामुळे तू गुप्त झाला ती नदी कोटी योजने विस्तीर्ण होती ती आता विद्यमान असून त्याच्या चौपट विस्तृत झाली आहे आणि तुझी कीर्ती गात आहे मी त्यावेळी स्वस्थानी गेल्यावर तू पुन्हा त्या विरजेजवळ गेलास आणि हे विरजे हे विरजे असे म्हणून रडू लागलास तेव्हा ती योगिनी योग उदकातून बाहेर आली सालंकृत आणि साकार होऊन तुला भेटली तेव्हाही तू तिच्या ठाई रत झालास आणि विरदान केलेस त्यामुळे तिच्या उदरातून सप्तसमुद्र जन्माला आले त्यानंतर शोभा नावाच्या गोपीबरोबर तू चाफ्याच्या मनात क्रीडा करू लागलास तेव्हाही माझा शब्द ऐकताच तू गुप्त झालास शोभा देह टाकून चंद्रलोका गेली तिचे शरीर मंद पण तेजोरूप झाले तू अत्यंत दुःखित झालास शोभेचे तेज तू इतरांना वाटून दिलेस रत्न सुवर्ण उत्तम मणी स्त्रियांचे मुखकमल याना तू थोडे थोडे तेज दिलेस उरलेले राजाला पल्लवाना, पुष्पांना पक्व फ्यांना तृणांच्या देवघरांना काही पदार्थांना नवीन पत्रांना आणि दुग्ध या ठिकाणी ते तेज वाटलेस हे कृष्णा त्यानंतर प्रभा नावाच्या गोपीसह तू वृंदावनात पीडा करीत होतास तेव्हाही तू तसाच गुप्त झालास देहत्याग करून प्रभा सूर्यमंडळात गेली तेव्हाही तिचे तेजरूप स्वरूप तू अत्यंत दुःखीत होऊन रडत रडत इतर ठिकाणी वाटलेस हे कृष्णा केवळ माझ्या भीतीमुळे तसेच लज्जेमुळे ते दोन्हीही नेत्रांपासून निर्माण झालेले तेज तू अग्नियक्ष शूर पुरुष देव विष्णु भक्त काही नाग ब्राह्मण मुनिश्रेष्ठ तपस्वी सौभाग्यवती स्त्रिया तसेच काही यशस्वी पुरुष यांना वाटलेस त्यानंतरही हे खूप रडलास काही काळानंतर रासमंडळात तू शांती नावाच्या गोपी बरोबर क्रीडा केलीस तेथे रत्नाने युक्त आणि दीपाने बेढलेल्या मंदिरात वसंत ऋतूमध्ये चंदनाचा लेप लावून पुष्पमाला परिधान करून तू शृंगारीत होऊन बसला होतास ती शांताही रत्नमण्याने विभूषित आणि शांत होती हे प्रभो तिनं दिलेला तांबूल तू आवडीने भक्षण केलास पण माझ्या शब्दाबरोबर तू तेथेच गुप्त झालास शांताही तुझ्यातच लीन झाली तिचे शरीर श्रेष्ठ गुणाने युक्त झाले अत्यंत प्रेमाने तू रोदन करीत तेच सर्व विश्वात विभागलेस काही अरण्यात काही ब्राह्मणांना काही शुद्ध आणि सत्वरूप स्वरूप असलेल्या मला दिलेस काही लक्ष्मीला मंत्रोपासकांना शक्तींना तपस्व्यांना धर्माला धार्मिकाना, असे ते गुणरूप वाटून टाकलेस तसेच एकदा उत्कृष्ट वेशभूषा केलेल्या मानांनीयुक्त सुगंधी पदार्थांसह चंदनाची उठी लावलेल्या तुला क्षमा नावाच्या दासीबरोबर मी पाहिले तू पुष्पे आणि चंदन यांनी परिपूर्ण अशा शैयीवर निद्रित झाला होतास तुमचा दोघांचाही सुखाने समागम झाला होता तीही तुझ्या शेजारी पोहुली होती त्यावेळी मी तुम्हाला दोघांनाही उठवले तू ते आता आठव त्याच वेळी मी तुझे पित वस्त्र मनोहर मुरली वनमाला कौस्तुभ अमूल्य रत्नकुंडले ही सर्वच काढून घेतली पण माझ्या सख्यानी विनंती केल्यामुळे मी तुला सर्व परत दिली हे प्रभू त्यावेळी आपली पापी मुद्रा लज्जेमुळे काळी ठिक्कर पडली क्षमेने सत्वर देहत्याग करून ती पृथ्वीवर निघून गेली त्यावेळी तिचे शरीर उत्तम गुणरूप झाले तेव्हा अत्यंत रोदन करीन ते तू विष्णूला धर्माला, भक्तांना धार्मिकांना उरलेले तपस्व्यांना वाटून दिलेस हे प्रभू अशा रीतीने मी तुझे अपराध संपत्तीला निवेदन केले तुला आता काही आणखी सांगू तुझे सगळे गुण मी जाणीत नाही काय असे म्हणून राधेने गंगेकडे पाहिले ती अत्यंत लज्जित झाली होती राधा काहीतरी बोलणार इतक्याने ती गुप्त झाली आणि तिने उदकात प्रवेश केला पण राधेने ही तिचे अस्तित्व अवलोकन केले आणि ती ही सिद्ध योगिनी असल्याने तिने ते उदक घटाघटा पिण्यास सुरुवात केली पण त्याचवेळी गंगेने हे जाणले आणि ते श्रीकृष्णाच्या चरणात स्वतःच्या योगबलाने तिने प्रवेश केला आणि ती श्रीकृष्णाच्या आश्र, आश्रयाने राहू लागली गोकुळ वैकुंठ भूलोक अशा सर्व ठिकाणी राधेने तिचा शोध केला पण तिला गंगादर्शन झाले नाही सर्व प्रदेश जलशून्य झाले सर्व गोलोक वाळलेल्या चिखलाप्रमाणे भासू लागला त्यात असंख्य जंतू मरून पडले होते तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश शिव अनंत धर्म इंद्र चंद्र सूर्य मनू सर्व देव सिद्ध तपस्वी गोलोकी प्राप्त झाले सर्वांचे कंठ ओढ तालू, सर्व काही शुष्क झाले होते त्या सर्वांनी सर्वेश्वर अशा गोविंदाला वंदन केले तो श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ भजन करण्यास योग्य वर देणारा उत्तम सर्व गोप आणि गोपिका या सर्वांचा स्वामी असा परमात्मा होता तो निरीच्छ निराकार दोषाने लिप्त न झालेला आश्रय शून्य निरंजन स्वेच्छापूर्ण असल्यामुळे कधी कधी साकार होत असे तो साकार होऊन भक्तांवर अनुग्रह करीत असे सत्वरूप सत्येश्वर सनातन साक्षीरूप पर परेश परम आणि परमात्मा अशा त्या ईश्वराची त्यांनी भक्तियुक्तांतकरणाने स्तुती केली ते सर्वजण सदगदीत झाले ते साश्रू नयनानी आणि अंगावर काटे येऊन स्तुती करू लागले जो ज्योतिर्मय आहे सर्वांचे कारण आहे अमूल्य रत्नानी परिवेष्टी सिंहासनावर होऊन गोपींची नृत्य पाहत आहे राधेला प्राणप्रिय असा ज्याच्या वक्षस्थळावर राधा स्थित झाली आहे अशा त्या परिपूर्ण देवभूत तत्वाला मुनी मानव सिद्ध तापस आणि तपस्वी यांनी प्रत्यक्ष पाहिले तेव्हा ते अत्यंत आनंदित झाले त्याना परम आश्चर्य वाटले त्यांनी एकमेकांकडे दृष्टिक्षेप करून ब्रह्मदेवाला सुचवले तेव्हा उजव्या बाजूला विष्णू आणि डाव्या बाजूला वामदेव या ब्रह्मदेव कृष्णाजवळ गेला त्या रासमंडळात परमानंद आणि परमानंद रूप अशा सर्वांक कृष्णाला सर्वांनी पाहिले तेथे सर्वत्रच कृष्णमय होते सर्वजण सारख्याच आसनावर आणि सारख्याच वेषाने स्थित होते ज्याच्या हातात मुरली आहे जे वनमालाने सुशोभित आहे ज्यांच्या मस्तकावर मयुरपिच्छे आहेत कौस्तुभमण्यानी जे विराजित आहे अतिशय प्रेक्षणीय सुंदर शांतस्वरूप गुण भूषणे रू, तेज वय अंगकांती यांनी अत्यंत परिपूर्ण असे सर्वही ऐश्वर संपन्न होते त्या रासमंडळात सेव्य आणि सेवक यातील भेद समजत नव्हता क्षणभर तेजरूप आणि क्षणभर मूर्तिमान असे निराकार साकार असे विविध प्रकारते ते दिसू लागले क्षणभरच राधेशिवाय आणि क्षणात तिच्यासह प्रत्येक आसनावर विराजमान झालेला तर कधी राधेचे रूप घेतलेला तर कधी कृष्णरूप झालेली राधा अशी विविध रूपे ब्रह्मदेवाला क्षणोक्षणी दिसत होती स्त्री रूप आणि पुरुषरूप कोणते हेच जाणण्यात ब्रह्मदेवही समर्थ झाला नाही तेव्हा हृदयात श्री ध्यान करून त्याने भक्तिपूर्वक त्याचे स्तवन केले आणि सर्वांना क्षमा करण्याबद्दल अनेक उपायांनी विनंती केली अखेर श्रीकृष्णाच्याच आज्ञेने त्याने आपले नेत्र उघडले तेव्हा त्याच्या वक्षस्थळावर राधा स्थित असल्याचे त्याला दिसले त्याच्या भोवती पार्श्वद्रभे होते तसेच सोहो बाजूला गोपींनी त्याला वेढलेले होते अशा त्या भगवानाला पाहून सर्वांनी त्याला नमस्कार केला आणि त्याची स्तुती केली नंतर तो सर्वेश्वर सर्वज्ञ आणि सर्वांचे उत्पत्ती स्थान असलेला रमापती म्हणाला हे ब्रह्मदेवा ये हे कमलापते हे महादेवा येथे या तुमचे निरंतर कल्याण हो तुम्ही सर्वजण या पुण्यवान उदार गंगेला नेण्यासाठी आला आहात पण अत्यंत भयभीत होऊन ती सांप्रत माझ्या चरणकमलात विलय पाहून राहिली आहे ती माझ्याजवळ असल्याने राधा पिऊन टाकण्याची इच्छा करीत आहे पण तरी मी तिला तुमच्या स्वाधीन करतो तुम्ही हिला भयरहित करा श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकल्यावर ब्रह्मदेवाने किंचित हास्य केले नंतर श्रीकृष्ण जीचे पूजन करतो अशा त्या राधेची ब्रह्मदेवाने स्तुती केली भक्तीमुळे ज्याचे मस्तक आणि देह नम्र झाला आहे अशा ब्रह्मदेवाने आपल्या चतुर्मुखानी विविध वेद म्हटले ब्रह्मदेव म्हणाला हे देवी ही गंगा रासमंडळात तुझ्या आणि कृष्णाच्या अंशापासूनच निर्माण झालेली आहे ती द्रवरूप आहे वस्तुत कृष्णांगापासून आणि तुझ्याच अंशापासून ती निर्माण झाल्यामुळे ती तुला कन्या रूप आहे तुझ्याच मंत्रांचे उच्चार करून तिला तुझे पूजन करू दे चतुर्भुज वैकुंठेश्वर तिचा पती होईल अशा रूपाने ती गंगा भोलोकी गेल्यावर समुद्र हा तिचा पती होईल हे देवी अंबिके गोलोकी असलेली ही गंगा देवीरूप असून तू तिची माता आहेस ब्रह्मदेवाचे हे म्हणणे राधेने मान्य केले ती क्षणभर हसली तेव्हा निर्भय होऊन गंगा कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याच्या नखातून बाहेर पडली त्या ठिकाणी शांत अधिष्ठात्री देवता मध्यभागी येऊन उभी राहिली तेव्हा त्यातील काही उदक ब्रह्मदेवाने कमंडलूट ठेवले काही उदक शंकराने मस्तकावर धारण केले ब्रम्हदेवाने गंगेला राधिकेचा मंत्र सांगितला तसेच तिथे स्तोत्र कवच पूजा विधाने आणि सांगितले तसेच सोम वेदोक्त पुरस्चरणाचा प्रकार तिला सांगितला शेवटी सर्व विधीप्रमाणे राधेचे पूजन करून गंगा वैकुंठात निघून गेली हे नारदा लक्ष्मी सरस्वती गंगा तुलसी ह्या सर्व नारायणाच्या भारे आहोत नंतर त्या कृष्णाने हसतमुखाने अत्यंत दुर्भोत असा कालाचा वृत्तांत ब्रह्मदेवाला निवेदन केला तो म्हणाला हे ब्रह्मदेवा हे विष्णू हे शंकरा गंगेचा स्वीकार करा हे ब्रह्मदेवा मी आता कालाचा वृत्तांत सांगतो तो श्रवण करा तुम्ही सर्व देव मुनी मनु सिद्ध तसेच येथे उपस्थित असलेले सर्वजण कालचक्र नसलेल्या गोलोकात जिवंत आहात पण यावेळी विश्व पाण्यात बुडाल्यामुळे कल्पाचा क्षय झाला आहे त्यामुळे विश्वातील सर्व ब्रह्मलोक वगैरे सर्व माझ्यात लीन झाले आहेत हे पद्मोद्भवा वैकुंठ लोक सोडलात सर्व काही उदगात विलय पावले आहेत आता तुम्ही सर्वजण जाऊन ब्रह्मलोक वगैरे सर्व लोक निर्माण करा तसे पुन्हा सृष्टी उत्पन्न करा म्हणजे गंगा मी त्या सृष्टीतील ब्रह्माधिक उत्पन्न करतो हे ब्रह्मदेवा तू देवांसह सृष्टी उत्पन्न करण्याचा कारण आता तुमचा बराच काल निघून गेला आहे तुमच्यासारखे असे अनेक ब्रह्मदेव पुढे निर्माण होतील त्या प्रत्येक स्थळी परमात्म्याच्या आज्ञेने ही गंगा तेथे जाईल ती विष्णूच्या पदकमलापासून उत्पन्न झाल्यामुळे तिला विष्णुपदी असे म्हणतात हे नारदा याप्रमाणे मी तुला गंगेचे सर्व आख्यान निवेदन केले हे सर्व श्रवणाने सुख आणि मोक्ष प्राप्त होतो आता यानंतर तुला आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे अद्यायरा समत